वाल्मिकी रामायण बालकंड स्वर्ग एक्केचाळीसावा पुत्रांना जाऊन बरात्कार झाला हे जाणून सगरराजा स्वतेजाने झळकणाऱ्या आपल्या नातवाला म्हणाला तू शूर आहेस शिकलेला आहेस तेजाने तुझ्या पूर्व पूर्वजांसारखाच आहेस तुझे चुलते कुठे गेले आणि घोडा कोणी पळवून येला ते तू शोधून ये भूमीच्या खाली असणारे प्राणी महा बरवान आणि प्रचंड असतात त्यांनी काही केले तर ते त्यांना मारण्याकरता धनुष्यने खडगं घेऊन जा ज्यांना नमन करणे योग्य त्यांना नमन करावे विघ्न करणारे असतील त्यांना मारावे आपला हेतू सिद्ध करून परते माझा यज्ञ शेवटाला नाही महात्म्या सगराने योग्य शब्दात असे सांगितल्यानंतर अंशुमान धनुष्य आणि खडग घेऊन तात्काळ निघाला आपल्या महाबलिष्ठ चुरट्याने जमिनीच्या खाली खोदलेला मार्ग राजाने सांगितल्यावरून त्यांनी धरला त्या महातेजवी अंशुमानाला देव दानव राक्षस पिशाचं पक्षी सर्प इत्यादी ज्याची पूजा करायची होते तो दिशा गज दिसला त्याला प्रदक्षिणा घालून आणि त्याचे कुशल विचारून त्याने आपल्या चुलत्यांची व घोडा पळवणाऱ्याविषयींची माहिती विचारली महामती दिशा त्याला उत्तर दिले हे असमंज पुत्रा तू कृतकार्य होऊन आश्वासह लवकरच परतशील त्याचे ते, ते बोलणे ऐकून त्याने सर्वच दिशा क्रमाक्रमाने यथाविधी विचारायला सुरुवात केली भाषा व केव्हा कसे बोलावे हे जाणणाऱ्या सर्व दिशापालक गजाने त्याचा आदर करून तू आता घोडाला घेऊनच येशील असे त्याला उत्तेजन दिले त्यांचे ते बोलणे ऐकल्यावर झप पावले टाकून तो आपले चुलते सगर पुत्र जेथे राखेचा ढी घेऊन पडले होते तेथे जाऊन पोचला तेथे जाताच त्यांचा वध झाल्याचे पाहून त्याला अत्यंत दुःख झाले शोकात तो पुत्र बुडून गेला आणि आक्रोश करू लागला त्या शूर पुरुषाला अश्रताना दिसला राजपुत्रांना उदकांजली वाहून उत्तर क्रिया करावी असा विचार त्याच्या मनात आला पण त्या तेजस्वी तरुणाला पाणी पाहिजे असता जलाशय कोठेच दिसेना बारीक दृष्टीकडून त्याने दूरवर पाहिले तेव्हा त्याला आपल्या चोरट्यांचा मामा जो तेजस्वी सुपर्ण म्हणजे गरुड तो दिसला तो तो विनता पुत्र महाशक्तीमान करू नकोस याने हे शक्तिमान सगरपुत्र त्याला सामान्य जल देणे योग्य नाही हे तुला जाणत्याला कळेल हे शुरा हिमवानाची ज्येष्ठ मुलगी गंगा तिच्या या चुल तुझ्या चुलत्या तुल्ते, चुलत्यांची उदक क्रिया कर हे जे राख होऊन पडलेले त्यांना लोकाना पावन करणारी गंगा पाहून घेऊन जाईल लोकांच्या आवडत्या गंगेकडून हे भस्म ओले झाले की साठ हजार पुत्र स्वर्ग लोका जाती। हे महाभागा वीरा घोड्याला तुझ्या पितामाहाचा यज्ञ तू समाप्त करावास सुपर्णाचे हे वचन ऐकून शौर्य संपन्न अंशमान त्वरित आश्वाला घेऊन परत आला मग रामा यज्ञाची दीक्षा घेतलेला राजापाशी जाऊन जे जे घडले ते आणि सुपर्णाचे शब्द त्याने ते त्याला सांगितले ते भयंकर वाटण्याजोगे अंशमानाचे बोलणे ऐकल्यावर राजाने संकल्पाप्रमाणे यज्ञ केला श्रीमान राजा यज्ञ पूर्ण करून आपल्या नगराकडे गेला परंतु गंगेला आणायचे कसे याविषयी राजाला काही उपाय सापडला नाही मनाच्या तशा अनिश्चित स्थितीतच पुष्कळ कार गेल्यानंतर म्हणजे तीस हजार वर्षे राज केल्यानंतर राजा मरण पावला बालकांडाचा एक्केचाळीसावा सर्ग समाप्त होतो